श्लोक सोळावा अहम क्रतुरहम यज्ञ स्वधाहम महम औषध मंत्रोहम अहमे वाज्यूत क्रतु यज्ञ स्वधा औषधी मंत्र तूप अग्नी आणि आहुती मीच आहे तो ची जाणीवेचा उदयो जरी होये तरी मुदल वेद मीची आहे आणि तो विधाना ते तो क्रतुही मीची त्याच ज्ञानाचा जर होईल तर असे लक्षात येईल की मुळात वेद मीच आहे आणि तो वेद करायला सांगतो त्या कर्मांचे कर्म मग तया कर्मासून बरवा जो सांगो पांगू आघवा यज्ञू प्रगट पांडवा तो हि मी गा मग वेदात करावयास सांगितलेल्या त्या क्रतुरूप कर्मापासून जी अंग व उपंग यासहित सर्व चांगली क्रिया होते अर्जुन तो क्रियूप्ञी औषधी विविध आज्य मी, मी समिध मंत्रू मी हवी देवांना द्यावयाच्या आहुतीचे अन्न व पितरांना द्यावयाच्या आहुतीचे अन्न व यज्ञांच्या कामी उपयोगात येणाऱ्या सोमाधिक अनेक वनस्पती मी आहे यज्ञात हवन करण्याचे तूप व समिधा मीच आहे यज्ञात उच्चारावयाचे मंत्र व यज्ञा करता तयार केलेले द्रव्य हे देखील मीच आहे होता मी हवन कीजे, तेथ अग्नी तो स्वरूप माझे आणि हुतक वस्तू जे जे तेही मीची। ची यज्ञकर्म करण्याकरता नेमलेला ब्राह्मण मी आहे आणि ज्यात हवन तो अग्नि तर माझेच स्वरूप आहे आणि हवन करण्याचे जे जे द्रव्य ते देखील मीच आहे श्लोक सत्रव पिता हमस्य जगतो माता धाता पिता मह वैद्यम पवित्र ओमकार रुखा मयुरेव च जगाचा पिता माता पालन करता पितामह मी आहे ज्ञेय वस्तू पवित्र वस्तू ओंकार ऋग्वेद सामवेद यजुर्वेद हे सर्व मीच आहे पैजयाचे नि अंग संगे इ प्रकृती स्तव अष्टांगे जन्म पाविजत असे जगे तो पिता मीगा। अरे अर्जुना ज्याच्या अंग संगाने या अष्टांग प्रकृती पासून जगाला जन्म प्राप्त होतो तो जगाचा पिता मी आहे अर्ध नारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी ते मी चराचरी माता हि होय अर्धनारी नटेश्वराचे स्वरूपात जसा जो पुरुष तोच स्त्री असतो त्याचप्रमाणे चराचरांच्या बाबतीत माता हीच होतो आणि उत्पन्न झालेले जग जेथे राहते व ज्याच्या योगाने जगाचे आयुष्य वाढत आहे ते स्थान माझ्या वाचून खरोखर दुसरे नाही ये पुरुष येपजली जयाची या अमन मनी तो पिता त्रिभुवनी विश्वाचा मी प्रकृती व पुरुष ही दोन्ही ज्याच्या मन या उपाधीने रहित असलेल्या मूळ संकल्पात उत्पन्न झाली तो त्रैलोक्यात विश्वाचा आजार मी आहे आणि या या जाणणे यांची या वाटा गावा ये गा सुभटा जय वेदांची या चोहटा वेद्य जे म्हणजे आणि अर्जुना सर्व ज्ञानरूपी वाटा ज्या गावाला येऊन मिळतात व वेदांच्या चव्हाट्यावर ज्याला वेद्य म्हणजे समजुत घेण्याची मुख्य गोष्ट असं म्हणतात जेथे नाना मता बुझावणी जाहली एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली चुकली ज्ञाने जेथ मिळो आली ते पवित्र म्हणिजे आणि ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी वेगवेगळ्या शास्त्रकारांची मते जाऊन भिडली असतात त्यांचा आपापसातील परमात्मा स्वरूपाविषयीचा मतभेद नाहीसा होतो व जेथे परमात्म्याचे स्वरूप ठरवणारी शास्त्रे जाऊन पोचली असता त्यांची एकमेकात असलेली अनोळख दूर होते म्हणजे सर्व शास्त्रे एकाच परमात्म्याचे प्रतिपादन करतात अशा रूपाने शास्त्रांचा एकमेकांशी परिचय होतो व चुकलेल्या ज्ञानांची ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी एकमेकांची भेट होते म्हणजे त्यांची एक होते व ज्या परमात्मा स्वरूपाला पवित्र म्हणतात ते मी आहे पै ब्रम्ह बीजा जाहला अंकुरू घोष नादाकारू तयांचे भुवन जो ओंकारू तो हि मी ब्रह्मरूपी विजयाला फुटलेला जो अंकुर व घोष म्हणजे परा ध्वनी म्हणजे नाद म्हणजे मध्यम आणि आकार म्हणजे वैखरी यांचे मंदिर असा जो ओंकार तो मी आहे एकुशी अक्षरे होती अरे सी जिये उपजत वेदेसी उठली तिन्ही ज्या ओंकाराच्या पोटात अ उम अशी अक्षरे होती व ती उपजताक्षणीच तिन्ही वेदांना घेऊन प्रकट झाली मनोनी सामू हे तिन्ही म्हणे मी आत्मारामुखक्रमो शब्द ब्रमान ऋगवेद यद सामवेद हे तिन्ही वेद मीच आहे याप्रमाणे वेदाची संपूर्ण परंपरा मीच आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले श्लोक अठरावा गतीर् भरता प्रभो साक्षी निवास शरण अनुसुरूत जगाचा नाद साक्षी निवासस्थान शरण जाण्यास योग्य ठिकाण जगाचा स्वरूत जगाची उत्पत्ती प्रलय स्थिती निधान म्हणजे राहण्याचे स्थान आणि जगाचे अविनाशी कारण हे सर्व मी आहे हे चरा स्थावर जंगमात्मक सर्व जग महाप्रलयकाली ज्या मायेच्या पोटात साठवते ती माया श्रम पावली असता ज्या ठिकाणी विश्रांती घेते ती परमगती मीच आहे आणि जयाचे निश्वनी प्रकृती जगते ज्याने तिचा अंगीकार केला असता ती जगाला प्रसवते आणि जो त्या प्रकृतीची तादात्म्य करून गुणांचा म्हणजे सत्व रजातचा भोग घेतो तो विश्वश्रियेचा भरता मी चिगा पंडूसृता मी गोसावी समजता त्रैलोक्याचा अरे अर्जुना तो विश्वलक्ष्मीचा नवरा मीच आहे या सर्व त्रैलोक्याचा धनी मी आहे आकाशे सर्वत्र वसावे वायुने नाव भरी उगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे आकाशाने सर्वत्र ठिकाणी राहावे वाऱ्याने क्षणभर देखील स्वस्थ राहू नये अग्नीने जाळावे आणि पाण्याने वर्षाव करावा पर्वती बैसका न सांडावी समुद्री रेखा नोलांडावी, लांडावी भूते वाहावी हे आज्ञा माझी डोंगरांनी आपले आसन सोडू नये समुद्राने आपल्यास असलेली मर्यादा उल्लंघन करू नये पृथ्वीने सर्व प्राण्यांचा भार वहावा, हे सर्व माझ्या आज्ञेने चालले आहे म्या बोलविल्या वेधू बोले म्या चालविल्या सूर्यू चाले म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चाळीता मी बोलण्यास लावले तर वेद बोलतो मी चालावयास लावले तर सूर्य चालतो मी हालचाल करावयास लावले तर जगाचा प्रवर्तक प्राण आपले काम करू शकतो मी याची नियमिला साता काळू ग्रासीतसे भूता ये म्हण गे पांडूस सकळे जयाची मी नियम घालून दिल्या कारणानेच मृत्यू हा प्राण्यांचा ग्रास करतो व आतापर्यंत सांगितलेली अर्जुना ही सर्व मंडळी ज्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारी आहेत ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू आणि गगना ऐसा साक्षी भूतू तो हि मी असा जो सर्व शक्तिमान या जगाचा मालक तो मी आहे आणि आकाशासारखा सर्वात मिसळून उदासीन असणारा तो देखील मीच आहे तिही नामरूपी आघवा जो भरला असे पांडवा आणि नामरूपा ही बोल्हावा आपण सर्व व्यापून राहिलेला आहे आणि अर्जुना नामरूप यांना जो आपण स्वतःच आधार आहे जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी आधी जळ ऐसेनी वसभी तसे सकळ तो निवासूमी पाण्याच्या जशा लाटा होतात आणि लाटात जसे पाणी असते याप्रमाणे जेथे सर्व जगाची रचना केली जाते ते जगाचे राहण्याचे ठिकाण मीच आहे या उदाहरणाने जगाचा आणि आपला अभेद सुचवतात जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मी ची जो मला एकनिष्ठपणाने शरण येतो त्याचे जन्म व मरण मी दूर करतो एवढ्या करता शरण आलेल्याना शरण येण्यास योग्य असा मीच एक आहे अनेक, अनेक स्वरूपे धारण करून प्राण्यांच्या वेगवेगळ्या स्वभाव धर्माप्रमाणे जिवंत असलेले जे जग त्याच्या प्राणाच्या रूपाने वागतो जैसा समुद्र थिल्लर न म्हणता भलते थ बिंबे सविता तैसा ब्रह्मादी सर्व भूता सुरुदतो मी ज्याप्रमाणे सूर्य हा हे डबके हा समुद्र असा भेद न पाहता वाटील तेथे प्रतिबिंबित होतो त्याप्रमाणे हा हा कीटक आहे असा भेद न करता मोबदल्याची अपेक्षा न करता ब्रह्मादी सर्व सारखा उपकार करणारा तो मीच आहे मी, मी चिगा पांडवा या त्रिभुवनासी ओलावा सृष्टीक्षय प्रभावा मोळते मी अर्जुना या त्रैलोक्याचे जीवन मीच आहे सृष्टीच्या नाशाला ते मगते बीजी संकल्प होय आघव पाठी संकल्पी मिळे बीजापासून फांद्या उत्पन्न होतात व मग ते सर्व वृक्षत्व त्या बीजामध्येच लिहिन होते त्याप्रमाणे संकल्पाच्या योगाने सर्वांची उत्पत्ती होते आणि नंतर सर्व संकल्पातच नाही याप्रमाणे जगाचे मूळ बीज जो संकल्प हो जो सूक्ष्म वासनारूप असतो तो संकल्प कल्पाच्या अंति जेथे सूक्ष्म रूपाने राहतो ते स्थान मीच आहे ये लोटती वर्ण व्यक्ती आटती जातीचे भेद फिटती जै आकाश नाही हि नामरूपे जेव्हा नाहीशी होतात वर्ण व व्यक्ती आटून जातात जातींचे निरनिराळे प्रकार नाहीसे होतात आणि जेव्हा आकाशही नाहीसे होते तै संकल्प वासना संस्कार माघवते रचा आकार जेथ राहोनी असती अमर ते निधान त्यावेळी रूप संकल्पंचे संस्कार हे पुन्हा जगदाकार रचण्याकरता जेथे अमर हो असतात ते ठिकाण मी आहे श्लोक एकोणीसा तपाम्यहमहम वर्षम निघृसृ चा। अमिच अमृतम चैव मृत्युश्च चा। सदसच अर्जुन हे अर्जुना मी उष्णता उत्पन्न करतो मी पर्जन्य थांबवून धरतो व पर्जन्य सोडतो अमर वस्तू मृत्यू तसेच सत असत हे सर्व मीच आहे मी सूर्याचे निवेशे तपे तोषे पाठी इंद्र वर्षे, तई भरे। मी नच्या रूपाने प्रकाशत त्यावेळेला हे सर्व आटून जाते आणि मागाहून मीच इंद्र बनून ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळी पुन्हा आबदानी होते अग्नि काष्टची अग्नी होये तेवी मरते मारीते पाहे स्वरूप माझे अग्नि लाकडे खातो ती लाकडेच अग्नी बनतात त्याप्रमाणे मरणारे व मारे हे दोन्ही माझीच स्वरूप आहेत असे समज या लागी मृत्यूच्या भागी जे जे तेही ही रूप माझे आणि न मरते व सहजे अविनाश मी या करता मृत्यूने घेरलेले जे जे आहे ते देखील माझेच रूप आहे आणि त्याचप्रमाणे न मरणारे जे अविनाश ते तर मी सहजेच आहे आता बहु बोलोनी सांगावे ते एकी हेळा घे पाहिन जा मीची पैग आता पुष्कळ बोलून जे सांगावायचे ते सर्व एकदाच सांगतो लक्षात ठेव तर विनाशी आणि अविनाशी म्हणून जे पदार्थ आहेत ते मीच आहे असे समज मनोनी अर्जुना मी नसे ऐसा कवनो ठाव असे परी से, से, जेन देखती माते म्हणून अर्जुना जेथे मी नाही असे कोणते ठिकाण आहे परंतु या सर्व प्राण्यांचे दुर्दैव कसे आहे ते पहा कि मी सर्व व्यापी असूनही ते मला कोठेच पाहत नाहीत तर पाणी येण सुकती रश्मीण लाटा या जलरूप असून त्या जलाशिवाय वृक्षाधिकांप्रमाणे सुकून जात आहेत तसेच प्रकाशरूप जी सूर्य करणे ती दिव्याशिवाय पाहू शकत नाहीत त्याप्रमाणे सर्व प्राणी मदरूपच असून त्यास आपण भगवत रूप आहोत असे वाटत नाही हे केवढे आश्चर्य आहे हे आत बाहेर मिया कोंदले, मिंदग माझेची माझे की कैसे कर्म तयाले, जे नाही मनती हे सर्व जग आत बाहेर माझ्याच रूपाने ठेचून भरलेले आहे जग हे केवळ माझेच ओतलेले आहे परंतु कसे दुर्दैव त्यांच्यावर ओढवले आहे की ते मीच म्हणजे देवच नाही असे म्हणतात परी अमृत कुहा पडीजे का आपण या ते कडीए ऐसे आधी काय कि परंतु अमृताच्या आडात पडावे आणि आपण आपल्याला काठावर काढावे परंतु ते ज्याला अप्राप्त आहे अशाला असेच होते त्याला काय करावं ग्रासा एका अन्नासाठी अंधु धावत आहे किरीटी आढळ ला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे अर्जुना एक अन्ना करता एक आंधळा रस्त्याने धावत असता चिंतामणी तो आंधळा होता म्हणून त्याने तो चिंतामणी लाथेने उडवला विण त्याप्रमाणे जेव्हा जीवाला ज्ञान सोडून जाते त्यावेळी जीवाची जी, वरील आंधळ्यासारखी अवस्था होती म्हणून जे काही करावे ते ज्ञानाशिवाय केले सारखे होत नाही या गरुडाचे ज्ञाने विण आंधळ्याला जर गरुडाचे पंख असले तर त्याला ते कोणत्या उपयोगाला पडतील त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय सत्कर्माचरणाचे श्रम केले असता व्यर्थ जातात श्लोक विसाव पूत तीन वैद जाणणारे यज्ञामध्ये सोमपान करणारे व तेने करून पाप नष्ट झालेले याज्ञिक हे यज्ञानी माझे यजन करून स्वर्ग गती मागतात पुण्याचे फल असा जो देवेंद्राचा लोक तो प्राप्त करून ते दिव्य असे देवांचे भोग भोगतात पहा अरे अर्जुना आश्रम धर्माच्या आचरणाने विहित मार्गाला जे आपण कसोटी होतात म्हणजे ज्यांच्या आचरणावरून वागण्याचा विधी कळतो असे ज्यांचे उत्तम आचरण असते यजन करिता कौतुके तीही वेदांचा माथातुके क्रिया फळे उभे टाके पुढे जया जे सहज लिलेने यज्ञ करावायाच लागले असतात तिन्ही वेद आपली मान डोलावतात व ज्यांच्या पुढे ती ते यज्ञ क्रिया आपल्या फलासह मूर्तीमंत येऊन उभी राहते ऐसे दीक्षित जे सोमप ते आपणची यज्ञाचे स्वरूप तिही तया पुण्याचे निवे पाप जोडीले देखे याप्रमाणे जे यज्ञात सोमरसाचे पान करणारे यज्ञ करते आहेत आणि जे आपण स्वतःच यज्ञमूर्ती झाले आहेत त्यांनी यज्ञापासून त्या पुण्याच्या नावाने वास्तविक पदरात पाडला असे समज जे श्रुती प्रया ते जाणून शतवरी यज्ञ करुनी यजलिया माते चुकून स्वर्गुवरी ती कारण की त्यांनी ऋग्वेद आदी तिन्ही वेदांना जाणून शंभर पर्यंत करून माझे आराधन केले असता मला अजिबात विसरून ते स्वर्गच पसंत करतात जैसे कल्पनी मग निदैव निघे किरीटी दैन्यची करू कल्पवृक्षाच्या खाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या झोळीला गाठी मारतो आणि मग अर्जुन तो अभागी पुरुष ज्याप्रमाणे भीक मागायला निघतो तैसे शतक्र तू यजिले माते की इप्सिता स्वर्ग सुखाते आता पुण्य कि हे निरुते पापनो नो हे त्याप्रमाणे यज्ञ करून माझे आराधन केले आणि स्वर्गातील सुखांची इच्छा करू लागले आता हे पुण्य आहे का खरोखर हे पाप नव्हे का म्हणून मज वीण पागु तो अज्ञानाचा पुण्य मार्ग ज्ञानीये तया उपसर्गु हा म्हणून माझी प्राप्ती करून न घेता स्वर्गाची प्राप्ती करून घेणे हा अज्ञानी लोकांचा पुण्यमार्ग आहे ज्ञानी लोक या मार्गाला विघ्न व नाश म्हणतात एरवी तरी नरकीचे दुःख पावनी स्वर्ग नाम कि सुख वाचूनी नित्या नंदग ते स्वरूप मासे सहज विचार करून पाहिले तर नरकाच्या दुःखाकडे दृष्टी देऊन स्वर्गाला सुख हे नाव आलेले आहे वास्तविक पाहिले असता अर्जुना निर्दोष असा जो त्रिकाला बाधित आनंद ते माझे स्वरूप आहे मजा पै सुटा यावाटा चोरांची अर्जुना माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरूपापासून भलतीकडे नेणाऱ्या स्वर्ग व नरक या दोन प्रकारच्या आडवाटा आहेत त्या चोरांच्या आहेत स्वर्गा पुण्या पापे येई पापात मके पापे नरका जाईजे मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य पुण्यरूपे म्हणजे पुण्य व आतून भरलेले स्वर्गाला येता येते आणि आत बाहेर जे पाप अशा पापरूप पापाने नरकाला जाणी होते मग माझी जाने प्राप्ती होते ते शुद्ध पुण्य होय आणि मजची माझी असता जेणे मी दुरी होय पांडूसुता ते पुण्य ऐसे मनता जी भुटे काय आणि अर्जुना सर्व प्राणी माझ्या स्वरूपामध्ये असताना ज्या कृत्याने मी परमात्मा दुरावला जातो त्या कृत्याला पुण्य असे म्हटले तर जिव्हा झडणार नाही का परी हे अस आता प्रस्तुत ऐके या परी दीक्षित यजुनी या माते याचित स्वर्ग भोगू परंतु या प्रसंगी आता हे राहू देत अर्जुना आई या प्रमाणे ते यज्ञ करते वस्तुत माझी आराधना करतात पण स्वर्गातील दिव्य पदार्थांच्या भोगांची याचना करतात असे जे जे तेने सौरसे स्वर्गा ये मग मी ज्याच्या योगाने प्राप्त होत नाही असे जे पाप रूप पुण्य आहे त्याच्या योगाने मिळालेल्या योग्यतेने ते, ते स्वर्गाला येतात जेथ अमरत्व हे ची सिंहासन ऐरावता सारीखे वाहन राजधानी भुवन अमरावती ज्या स्वर्गात न मरणेपणा हेच सिंहासन आहे ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे व वा राजधानी ची जागा अमरावती नगर आहे जेथ महा सिद्धींची भांडारे अमृताची कोठारे जे खिल्लारे कामधेनूंची ज्या स्वर्गात अनिमा लघिमा इत्यादी महासिद्धींची भांडारे आहेत अमृताची कोठारे आहेत व ज्या गावात कामधेनुंचे कळप आहेत का सैन चिंतामणीची भूमिका विनोद वन बाटिका सुर तरुण ज्या स्वर्गात देवसमुदाय चाकर होऊन सेवा करतो जेथे जिकडे तिकडे चिंतामणी नावाच्या रत्नांच्या जमिनी आहेत व जेथे करमणुकी करता केलेले बगीचे कल्पवृक्षे आहेत गंधर्व गान नाचणी उर्वशी मुख्य विलासिनी अंतरिया जेथे गंधर्वांची गाणी हीच गाणी आहेत व जेथे रंभेसारख्या अप्सरा नाचणारे आहेत आणि विलास करण्याकरता ज्या स्त्रिया आहेत त्यात मुख्य उर्वशी आहे मदन बोळगे शेजारे जेथ चंद्र सिंपे सांबरे पवना ऐसे मणि धावणे जेथ जेथे शय्या गृहात मूर्तीमंत मदन सेवाचाकरी करतो ज्या ठिकाणी प्रत्यक्ष चंद्र आपले अमृत किरणाने साडा समर्जन करतो व वाऱ्यासारखा चपळ जासूत जेथे म्हटलेले करण्याला तयार आहे पै बृहस्पती आपण ऐसे स्वस्तिश्रीचे ब्राह्मण ताटियेचे सुरगण विकार जेथ देवगुरु बृहस्पती स्वतः ज्यामध्ये मुख्य आहे असे आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छिणारे ब्राह्मण जेथे आहेत व जेथे पंक्तीला देव मंडळींचे समुदाय आहेत ज्या ठिकाणचे घोडेस्वार लोकपालांच्या म्हणजे पूर्वाधि दिशांचे इंद्राधिक स्वामी त्यांच्या बरोबरीचे आहेत जेथे उच्च नावाचा इंद्राचा घोडा पुढे चालतो हे बहु असो जय ऐसे भोग इंद्र सुखा ही सरीसे ते भोगी जती जव असे पुण्य या प्रमाणे इंद्राच्या सुखासारखे ते भोग यज्ञकर्त्याच्या बदरात जे पर्यंत पुण्याचा अंश असतो ते भोगतात श्लोक एकविसावर ते तुक लोकम विशालम विशंती म्हणजे ते मर्त्य लोक प्रवेश करतात विषयांची इच्छा करून तीन वेदांनी सांगितलेल्या फलरूपी धर्माला अनुसरून कर्मार्ग आचरण करणाऱ्यांना या प्रकारे जाणे येणे म्हणजे जन्म मृत्यू प्राप्त होतात मग आता या पुण्याची पाउटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका मग त्या पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहीसा झाला म्हणजे त्या बरोबरच करत्यात असलेले इंद्राच्या ऐश्वर्याचे तेज कमी होते आणि मग ते मृत्यू परत येऊ लागतात जैसा वेश्या भोगी कवडा वेचे मग दारे पुन ये, ये लाक्षित्रमाणे वेश्याच्या नादात पैसा नाहीसा होत लावण्याची सोय राहत नाही त्याप्रमाणे पुण्याची पुंजी सरलेल्या यज्ञकर्त्यांची स्थिती लज्जास्पद आहे त्यांचे वर्णन काय करावे एवम तिथि माते चुकले जि हि पुण्ये स्वर्ग कामिले तया अमरपण ते वावो झाले आता मृत्यू लोक याप्रमाणे ज्यांनी पुण्याच्या जोरावर स्वर्गाचे हाव धरली ते नित्य जवळ असणाऱ्या मला चुकले आणि त्यांचे ते अमरपण हि व्यर्थ गेले आता त्यांना पूर्वीचा मृत्यूलोक पुन्हा प्राप्त झाला मातेची या उदर कुहरी पचुनी विष्ठेचा दाथरी उकडून नवमासवरी जन्म मरती आईच्या पोटरुपी गुहेत नरकाच्या उकडीतील थरात नऊ महिने पर्यंत उकडून पुन्हा पुन्हा ते जन्माला येऊन मरतात आगा स्वप्नीचे वे, अर्जुना स्वप्नामध्ये द्रव्याचा ठेवा सापडत पण जागे झाले असता तो सर्व नाहीसा होतो त्याप्रमाणे वेद जाणणाऱ्या यज्ञकर्त्याचे स्वर्ग सुख समजावे अर्जुना वेदू जरी जाहला तरी माते नेणता वाया गेला कणू सांडून उपणीला कोंडा जायचा ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उफाणावा त्याप्रमाणे अर्जुना मला जाणली नाही तर प्रत्यक्ष एवढा वेद तरी तो व्यर्थ होय म्हणून मजे के विण हे धर्म अकारण आता माते जाणवनी काही नेण तू सुखीय होसी म्हणून एक मला सोडले तर तीनही वेदांनी सांगितलेले धर्म म्हणजे ज्योतिष तरी तू सुखी होशील अनन्यश्चिंतयो माम ये जना पर्युपास्यभियुक्त नाम योग क्षेम व हाम्यह एकनिष्ठतेने माझे चिंतन करणारे जे जन माझी उपासना करतात त्या सतत युक्त असलेल्या जनांचा योग व क्षेम मी करतो योग म्हणजे अप्राप्त वस्तूची प्राप्ती व क्षेम म्हणजे प्राप्त वस्तू मी करतो भावेसी उखिते, जे बोपिले मज चित्ते जैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणाही नेणे ने। जे सर्व प्रकारच्या वृत्तीसहित चित्ताने मला उक्ते विकले गेले ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील मूल कोणत्याही व्यवहाराला जाणत नाही त्याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरे काही ज्यांना बरेच वाटत नाही आणि पहा ज्यांनी आपल्या जगण्यास माझेच नाव ठेवले आहे म्हणजे ज्यांना माझी सेवा करण्यात आपल्या जीवितची सार्थकता वाटते ऐसे अनन्य गती के चित्ते चिंत साते माते जे उपासिती मीची सेवी त्याप्रमाणे एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करीत असत जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो जे एकवटुंनी जी एक क्षणी अनुसरले माझी ये ते वाहणी तेव्हाची तयांची चिंतवणी मजची पडली जे ज्या क्षणात एकनिष्ठ हुन माझ्या मार्गाला लागले म्हणजे मला भजावायस लागले त्याच वेळेला त्यांच्या संबंधाचा काळजीचा बोजा माझ्यावर येऊन पडला मग ती जे जे करावे ते पडिले आघवे, जैशी अजात पक्षाचे निजी पक्षिणी जिये मग जे जे म्हणून त्यास करावायचे असते ते सर्व मलाच करावे लागते जसे पंख न फुटलेल्या पिलांच्या जीवित्वाने पक्षीण जगते तैसे जे न आपली तहान भू किकेत माऊली आपली तहान भूक काहीही न जाणता लहान मुलाला जे हितकर असेल ते आईलाच करणे भाग पडते त्या मुलाप्रमाणे जे मला अंतःकरणपूर्वक पजले त्यांचे काहीही करण्यास मी लाजत नाही तया माझी या सायुज्याची चाड तरी ते का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर तीच त्यांची आवड मी पूर्ण करतो किंवा ते माझ्या सेवेची मागणी करतील तर आम्हा दोघांमध्ये प्रेम करतो म्हणजे मधविषयक प्रेम मी त्यांना देतो ऐसे मनी जो जो धरिता भावो तो तो पुढा पुढा लागे तया देवो आणि दिधलियाचा निर्वाहो तो हिची करी याप्रमाणे जो जो हेतु तू मनात धरतात तो तो मी त्यांच्या पुढे पुढे होऊन त्यांना द्यावयाच लागतो आणि दिलेल्याचे रक्षणही मीच करतो हा योग क्षेमू आघवा तयाचा मजची पडिला पांडवा जयाची या सर्व आश्रयो मी ज्यांच्या सर्व मीच एक आश्रय आहे त्यास नसलेला इच्छित पदार्थ देणे व दिलेला पदार्थ जतन करणे हे सर्व अर्जुना मलाच करावे लागते